अध्याय अडुसष्टावा कौरवांवर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह श्रीशुख म्हणतात परीक्षिता युद्धात विजय मिळवणाऱ्या जांबवर्तीपुत्र सांबाने स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळवली त्यामुळे कौरवांना राग आला ते म्हणाले हा मुलगा उर्मट आहे त्याने आम्हाला तुच्छ लेखून बळजबरीने आमच्या कन्येचे तिच्या मर्जीविरुद्ध अपहरण केले आहे म्हणून या उद्धटाला पकडून बांधून टाका जादव आमचे काय वाकडे करू शकणार ते आम्हीच दयाबुद्धीने दिलेल्या धान्य संपन्न जमिनीचा उपभोग घेत आहेत आपल्या मुलाला कैद केल्याचे ऐकून जर ते लोक इकडे आले तर आम्ही त्यांची घमेंट जिरवू त्यामुळे जसे संयमी पुरुष इंद्रियांना शांत करतात त्याप्रमाणे ते तेही शांत होतील असा विचार करून कर्ण शल भुरीश्रवा यज्ञकेतू आणि दुर्योधन यांनी कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीने सांबाला पकडण्याची तयारी केली कौरव पाठला करीत असे पाहून महारथी सांब एक सुंदर धनुष्य घेऊन सिंहासारखा एकट्याच रणांगणात उतरला इकडे कर्णाला सेनापती बनवून कौरववीर धनुष्य घेतलेल्या सांबाजवळ येऊन पोहोचले आणि रागाने त्याला पकडण्याच्या इच्छेने थांब थांब असे म्हणत त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले परीक्षिता यज्नंदन सांब अचिंत्य ऐश्वरशाली अशा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र होता जसा सिंह तुच्छ पशूंच्या आक्रमणामुळे चिडतो त्याप्रमाणे तो कौरवांच्या चढाईने त्यांच्यावर चिडला सांबाने आपल्या सुंदर धनुष्याचा टणत्कार करून जे वेगवेगळ्या सहा रथांवर स्वार झाले होते त्या कर्ण इत्यादी सहा वीरांच्यावर एकदम सहा सहा बाणांनी वेगवेगळा वर्षाव केला त्यापैकी चार चार बाण त्यांच्या चार चार घोड्यांवर एक एक त्यांच्या सार्थ्यावर आणि एक, एक त्या महान धरुधरी वीरांवर सोडला सांबाचे हे अद्भूत हस्तकौशल्य पाहून शत्रु शत्रुपक्षातील वीर सुद्धा त्याची प्रशंसा करू लागल नंतर त्या सहा वीरांपैकी एक एका बाणाने त्याचे चार घोडे मारले एका वीराने सार्थ्याला मारले आणि एका वीराने सांबाचे धनश्य मोडून टाकले अशा प्रकारे त्यांनी सांबाला रथहीन आणि शस्त्रहीन कल अशा प्रकार विजयी कौरवानी रथहीन सांबाला कसेबसे बांधून त्याला आणि आपल्या कन्येला घेऊन त्या हस्तिनापुरात परतले परिक्षिता नारदान कडून हा वृत्तांत ऐकून यादवांना अतिशय क्रोध आला उग्रसेनाच्या आज्ञेवरून ते कौरवांवर चढाई करण्याच्या तयारीला लागले कलह नाहीसा करू इच्छिणाऱ्या बलरामानी युद्धसज्ज यादवांचे सांत्वन केले कारण कुरु आणि वृष्णी यांचे आपावसातील भांडण त्यांना योग्य वाटत नव्हते नंतर स्वतः सूर्यासारख्या तेजस्वी रथावर स्वार होऊन ते हस्ते नापूरला त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण आणि ज्येष्ठ यादव होते ग्रहांतसमवेत चंद्र असावा तसे त्यांचा समवेत बलराम होते हसिनापूरला जाऊन बलराम नगराच्या बाहेर एका उपवनामध्ये थांबले आणि कौरवांचा काय मानस आहे हे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी उद्धवाला धृतराष्ट्राकडे पाठवले उद्धवाने कौरवांच्या जा सभेत जाऊन धृतराष्ट्र भीष्म द्रोणाचार्य बालिक आणि दुर्योधन यांना विधीपूर्वक प्रणाम करून निवेदन केले की बलराम आलेले आहेत आपले परम परमसुहृद बलराम आले आहेत हे ऐकून कौरव अतिशय आनंदित झाले उद्धवाचा सत्कार करून आणि आपल्या हातात पवित्र सामग्री घेऊन बलरामाच्या स्वागतासाठी ते निघाले नंतर आपापल्या वयोमानानुसार आणि संबंधांनुसार सर्वजण बलरामाना भेटले आणि त्यांच्या सत्काराप्रित्यर्थ त्यांना गाय अर्पण करून त्यांनी त्यांची पूजा केली त्यापैकी जे भगवान बलरामांचा प्रभाव जाणत होते त्यांनी मस्तक लवून त्यांना नमस्कार केला त्यानंतर त्यांनी एकमेकांना खुशाली विचारली आणि ती त्यांनी एकमेकांना सांगितली नंतर निर्भयपणे बलराम त्यांना म्हणाल राजा दे राज महाराज उग्रसेनानी तुम्हाला एक आज्ञा केलि ती तुम्ही शांतपणे ऐकून घेऊन ताबडतोब तिचे पालन करा महाराजांनी सांगितले आह आम्हाच हे माहीत आहे की तुम्ही सर्वांनी मिळून अधर्माने धर्मशील एका की एकटाच जिंकून बंदीवान केले आम्हा बांधवात फूट पडू नये म्हणून आम्ही ते सहन केले असमर्थ होतो म्हणून नवे। बलरामांचे बोलणे वीरता शौर्य आणि सामर्थ्य यांच्या उत्कर्षाने परिपूर्ण तसेच त्यांच्या शक्तीला अनुरूप असेच होते ते ऐकून कौरव रागाने म्हणाले अहो ही तर मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे कालगती कोणी टाळू शकत नाही हेच खरे म्हणून जिथे मुकुटाने बसावे तिथे आज पायातील जोडे बसू इच्छितात यांच्याशी आम्ही विवाह संबंध जोडला हे आमच्याबरोबर झोपणे बसणे खाणेपिणेकरू लागले आम्हीच त्यांना राजसिंहासन देऊन आमच्याबरोबरीनं आणले आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून हे यद्वंशी चौऱ्या पंखा शंख पांढरेछत्र मुगुट राजसिंहासन आणि बहुमल शय्या यांचा उपभोग करीत आहेत यापुढेही राजचिन्हे यादवांना द्यायलाच नको जसं सापाला दूध पाजणेघातक ठरत त्याचप्रमाणे राज्यदेणाऱ्या आमच्याच विरुद्धहेवागतआहेत आमच्याच कृपेने ज्यांची भरभराट झाली तेच यादव कृतघ्न होऊन निर्लज्जपणे आम्हाला साधण्या करीत आहेत धिक्कार असो यांचा सिंहाचा घास जसा मेंढा काढून घेऊ शकत नाही त्याप्रमाणे जर भीष्म द्रोण अर्जुन इत्यादी कौरव वीरांनी राज्य द्यायचे नाकारले तर स्वतः इंद्र ते कसे घेऊ शकेल श्रीकृष्ण श्रीशुक म्हणतात परीक्षिता कौरव उच्च कूळ शूर बांधव आणि राजलक्ष्मी यांच्या गर्वाने उन्मत्त झाले होते बलरामांना असभ्यपणे अशी दुरुत्तरे ऐकून ते हसिनापुरात परतले बलरामानी कौरवांचे असभ्य वर्तन पाहिले त्यांची दुरुत्तरेही ऐकली त्यामुळे त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला त्यावेळी त्यांच्याकडे पाहवतही नव्हते ते, ते वारंवार जोरजोराने हसत म्हणू लागले जी दुष्ट निरनिराळ्या मदांनी उन्मत्त होतात त्यांना शांतीची इच्छा नसते पशूंना वठणीवर आणण्यासाठी दंडुक्याचा प्रयोग करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे अशांना योग्य मार्गावर आणण्याचा उपाय म्हणजे त्यांना शासन करणे हेच होय आता हेच पाहना यादव आणि श्रीकृष्ण सुद्धा रागाने लढाई करण्याच्या तयारीत होते मीच त्यांना समजावून सांगून यांना शांत करण्यासाठी इथे आलो होतो तरीसुद्धा हे भांडणाचे खुमकुमी असणारे अहंकारी मूर्ख वारंवार माझा वारं तिरस्कार करून बोलू नये ते बोलले इंद्र इत्यादी लोकपालही ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात ते भोज वृष्णी आणि अंधकवंशी यादवांचे राजे उग्रसेन यांना आज्ञा करू शकत नाहीत काय सुधर्वा सभेत जे विराजमान असतात ज्यांनी देववृक्ष पारिजातक आणून आपल्या उपवनात लावला ते भगवान श्रीकृष्ण सुद्धा राजसिंहासनाचे अधिकारी नाहीत काय सगळ्या जगाची स्वामिनी भगवती लक्ष्मी स्वतः ज्यांच्या चरणकमलांची सेवा करते ते लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण छत्र चामरे इत्यादी राजोचित सामग्रीजवळ बाळगू शकत नाही म्हणजे काय ज्यांच्या चरणकमलांची धूळ संत पुरुष सेवन करीत असलेल्या गंगा इत्यादी तीर्थांना सुद्धा तीर्थपणा आणून देणारी आह सगळ लोकपाल आपापल्या श्रेष्ठ मुकुटावर जिलाधारण करतात ज्यांच्या अंशाचे अंश असल ब्रह्मदेव शंकर मी आणि लक्ष्मी जी नेहमी मस्तकांवर धारण करतो त्या श्रीकृष्णांना राजसिंहासन कोठून असे म्हणता बिचार्या यादव म्हणे कौरवाने दिलेला जमिनीचा तुकडा भोगतात आम्ही म्हणे पायातील जोडे आणि हे कौरव म्हणे मस्तक व्हा रे वाहो ऐश्वर्याने माजलेल्या घमेंडखोर वेड्याप्रमाणे बडबडणाऱ्या यांची असंबंध निरर्थक बडबड यांना शासन करू शकणाऱ्या माझ्यासारखा कसा सहन करू शकेल आज मी सगळी पृथ्वी कौरव रहित करून टाकीन असे म्हणत बलराम अत्यंत क्रोधाने जणू त्रैलोक्याचे भस्म करून टाकण्यासाठी आपला नांगर घेऊन उभे राहिले त्यांनी त्याच्या टोकाने हस्तिनापूर उखडले आणि ते बुडवण्यासाठी अतिशय क्रोधाने गंगेकडे ओढू लागले नांगराच्या ओढण्याने पाण्यामध्ये नाव जशी डगमगते त्याप्रमाणे हस्तिनापूर हलू लागले आपले नगर गंगेमध्ये बुडवण्यासाठी ओढले जात असलेले पाहून कौरव घाबरले नंतर त्यांनी लक्ष्मणीसह सांबाला पुढे केले आणि आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी कुटुंबियांसह हात जोडून सर्व शक्तिमान अशा भगवान बलरामांना ते शरण गेले हे लोकाभिराम बलराम आपण सगळ्या जगताचे आधार आहात आम्ही आपला प्रभाव जाणला नाही हे प्रभू आम्हा मूर्खांच्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करावी आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात आणि स्वत कोणत्याही आधाराविना राहता हे सर्वशक्तिमान शक्तिमान प्रभू हे त्रैलोक्य आपली खेळणी आहेत असे ज्ञानी म्हणतात हे अनंता आपली हजारो मस्तके आहेत आणि आपण सहजपणे हे भूमंडल आपल्या मस्तकावर ठेवले आहे जेव्हा प्रलय होतो तेव्हा आपण साऱ्या जगाला आपल्यामध्ये लीन करून घेता आणि शिल्लक असलेले एकटेच आपण शयन करीत असता हे भगवन आपण जगताची स्थिती आणि पालन करण्यासाठी विशुद्ध सत्वमय शरीर धारण केलेले आहे आपला हा क्रोध द्वेष किंवा मत्सर यामुळे नसून सर्वांना शिक्षण देण्यासाठी आहे हे सर्व शक्तींना धारण करणाऱ्या सर्वप्राणी प्राणी स्वरूप अविनाशी भगवन आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत हे विश्व निर्माण करणाऱ्या देवा आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत आम्ही आपणास शरण आलेलो आहोत श्रीशुक म्हणतात नगर डगमगू लागल्याने भयभीत झालेले कौरव भगवान बलरामांना शरण आले आणि त्यांनी त्यांची स्तुती केली तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन भिव नका असे म्हणून त्यांनी त्यांना अभय दिले कन्येवरील प्रेमामुळे दुर्योधनाने वरदक्षिणा म्हणून साठसाठ वर्षांचे बाराशे हत्ती 10,000 हजार घोडे सूर्यासारखे चमकणारे सोन्याचे सहा हजार रथ आणि सोन्याचे हार घातलेल्या एक दासी दिल्या आप्तांनी सत्कार केलेले यदूश्रेष्ठ भगवान बलराम त्या सर्वांचा स्वीकार करून नवदांपत्याला बरोबर घेऊन द्वारकेकडे परतले नंतर बलराम द्वारकापूरीत पोहोचल आणि आपल्या प्रिय बांधवांना भिनी हस्तिनापुरात कौरवांशी जे काही घडल ति सर्व यादवसभक्त सांगितल आजही दक्षिणकड़ उंच असलग्कड़ थोड़ि झुकल हस्तिनापूर बलरामांच्या पराक्रमाचक आह अडुसष्टावा समाप्त